जय जय समर्थ जय जय जयभुवीर समर्थ जय जय समर्थ जयभुरसमर्थ जय गणाधीशजोरीश सर्वागुणसा मुळारंभ आरंभ निर्गुणासा नमू शारदा मूळचवाच गमोपंथ आनंदय घस जय जै गैरभुवैर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय जै समर्थ जैभुवसर्थ जनाीयद्यापणेदुषापेश विजय रामदा मलावाटत वाम साहेे ग्रासा महाराज या प्रज्ञाष्टीपूर्वा वक्त्री वाचवायचे वक्त्रे शाख्याच्वानो हरफद पवना हे पूर्ण का पत पवना पूर्ण कामा पूर्ण कामा रामा रामा हो जय राम घेन नाथा होथा हो ha uh -huh. Ah uh. रामदास माबुली दया करी रामदास माबुली दया करी रामदास माबुली दया करी रामदास माबुली वत्सल लागे रे नु जसे वत्सालागी लागिरेनुजय सिंग करी करुणा सावली करी करुणा सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली मदन त पाहू नको मदंत पाहू नको त्वरितु मदन तपाहू नको त्वरितु पाहू नको त्वरित येऊ चलित बाबुली येऊ चलितबुली होऊ ये चलितबुली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामा तनयाली तनया रामानयारी करी जय राम आत्मगा तनयारी करी हाँ, हाँ, हाँ, सुख कर, कर सावली दया करी रामदास मावली दया करी रामदास माऊली रामदास हो रामदास हो रामदास माऊली रघुपती राघव राजा राम पती पावन कोला रघुपती राघव पावन सीता रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम रघुपती राघव भव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति बोला बोला सीता पावन सीता ओ रघुपति राघव राजा राम पावन राम सीतारघुपती रघुपती राघव राजा राम पती त राघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजारा पतीत पवन सीताराम ओ रघुपती राघव राजाराम पतीत पवन सीतार रघुपती राघव राजाराम पतीत पवन सीतार सीताकांत स्मरण जय जय राम र्थ रामदा स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की श्रेष्ठ गंगाधरस्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की समस जय जय रघुवीर समर्थ हा मनुष्य जन्मासे कला वे सार्थक मनुष्य जन्मासे कला वे सार्थक मनुष्य जन्मा जनमा सार्थक मनुष्य ऐसा दे विवेक विवेक ऐसा दे विवेक सावे वैराग्य होसावे वैराग्य असावे वैराग्य हो असावे वैराग्य लोकीनसे असावे वैराग्य ऐसे देई बा देई भाग्य ऐसे देई बाग्य पांडुरंगा मनुष्य जनाथे सार्थक मनुष्य जनाथ चरणी चरणी सागर सामगर सागर रेसा माप गे सा सा करणे तुझे जेणे तुझे जेणे तुझे, तुझे चरणी लागे माझी प्रीती चरणी तुझे चरणी तुझे चरणी सेणे तुझे चंदी लगे मी प्रीति ऐसी देई मती होती ऐसी दे मती सी देई मती पाडुरंगा हे पाडुरंगा मनुष्य जन्मास गरावे सार्थ ग मनुष्य जन्मास मग गम गरे सा निसा गम गरे साम गरे साम गरे साग सा गम म गम परेसा गमपनीम पाणी सा नि दप म परेसा म प दप मप गम गरे सा मधप मप गम गरेसा आत्मा सर्व भूती मने I said it, my, my boo. सती पाडुरंगा पाडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक कर, मनुष्य जन्माचे करावे सार्थक कर, मनुष्य जनमास सार्थ मनुष्य जनमा मनुष्य जनमा करावे सार्थक मनुष्य मनुष्य मनुष्य जनमा करावे सार्थक सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय रघुवीर आपदाम दातारं आमहर्तार दाता सर्वस लोकाभिरामराम भूय भूय नमादिण विष्णु ब्रमाणंच वसिष्ठक श्रीराम माती वंदे रामदासीधर अनेन प्रियतां देव भगवान जी पती श्रीरामचंद्र पूर्व कुलदैवत श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ, समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मी सारिखा मान्य सा नमस्कार सद्गुरुरामदासा नमशाय दिव्याय सत्यधर्मस्वे स्वानंदमृतृप्ताय श्रीधराय नमो नम भगवान, की। समर्थ की। जाये जाये भगवान श्री सद्गुरु श्रीधरस्वामी महाराजांच्या या पवित्र मंदिरामध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही कीर्तन मालिका या कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी पवित्रिंतून या, या ठिकाणी सर्व भाविक आणि अधिकारी श्रोत्यांना मनापासून नमस्कार करून ज्यांच्या वागण्यामुळे या जगामध्ये धर्म जगतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना अभिवादन करून आणि अधिकारी साधकांचा वंदनयुक्त सन्मान करून निरूपणाला प्रारंभ मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या मनुष्याच्या देहाचं सार्थक व्हावं असा विवेक नामदेव महाराज भगवंताकडं मागतात मनुष्य जन्माचे करावे साधक ऐसा विवेक पांडुरंगा याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो कि इतर देह धारण केल्यानंतर केवळ ते देह विषयांच्या सुखा करताच आहेत म्हणजे भोगा करताच आहेत उपनिषदामध्ये अशी कथा येते कि या विश्वाला नियमित करणाऱ्या देवता घोड्याच्या देहामध्ये शिरल्या आणि त्यांनी त्या घोड्याच्या डोळ्यातून पाहिलं तेव्हा त्याला त्या देवतांना घोडी दिसली बैलाच्या देहामध्ये त्या देवता गेल्या आणि बैलाच्या देहातून त्यांनी जगाकडे पाहिलं त्यावेळेला त्या, त्या बैलाला त्या गाय दिसली पण माणसाच्या देहामध्ये ज्या वेळेला त्या देवता गेल्या त्या देवतांना मनुष्याच्या नेत्रामधून स्त्री पण दिसली आणि भगवंत पण दिसला कथेच तात्पर्य आपण घोडे गाढव म्हैस बैल नाही आहोत विषयांच्या उपभोगाची व्यवस्था आहे ती देह चालण्यापुरती आहे असा विवेक निदान ज्याला आपलं भलं व्हावं असं वाटतं त्यानं निर्माण करावं नहीं तो फुटबॉल ऐसी मैदान वरी गे तरी सु गुरा सारखता प्रशिक्षक मन गुरा सारखत मानूस मनावा का थोड़ा कठोर मुद्दा है हा प्या कल्याण चिंतन करना चाहिए आहार निद्रा भय सामान्य पशुभिर सामान्यमेत पशुभिर्नरा भक्तिर्ही पेशाम अधिको विशेष आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी सगळ्या प्राण्यांना आहेत त्याप्रमाणे माणसालाही आहेत तेवढ्याच चार गोष्टी जर माणसानं मिळवल्या तर त्यानं विशेष काय मिळवलं चिंतनात आहे असा विवेक करणारी बुद्धी जन्मा मला दे एक अगान्तुक मुद्दा प्रस्थापित करते समय देहधारण के नर अपने ज्यादा भाव भावना होता वास वासना होता है त्याला कारणीभूत अनेक अशा गोष्टी आहेत पैकी महत्वाची एक गोष्ट पूर्वीचे केव्हाच तरी संस्कार ऐन वेळेला आठवतात उगवतात आणि त्याप्रमाणेच मनामध्ये येतो, शंभराची नोट पडली आहे एकाला वाटत उचलावी देवाच्या पेटीत टाकावी दुसऱ्याला वाटलं उचलावीन खिशात टाकावी आणि तिसऱ्याला वाटतं आपला काय संबंध आहे त्या कर्मामध्ये आपण गुंतून पुढच्या जन्म बिघडवायला काहीच नको करायला आपण पुढे निघून जाऊ असं तिघांना वेगळं वेगळं का वाटलं नोट तीच आहे तिघांना वेगळं का वाटत याच कारण त्यांच्या कायावाच्या मनाने पूर्वजन्मी केलेलं कर्म किंवा पूर्वी केव्हा तरी कर्म जेव्हा परिपक्व होतं म्हणजे मॅच्युअर होतं ते पूर्वीचं कर्म परिपक्व होतं फळ द्यायला त्यावेळेला त्याला प्रकर्षेण आरब्धम इति प्रारब्धम असं म्हणतात म्हणून आत्ता माझ्या मनामध्ये काही वाईट आलं किंवा चांगलं आलं म्हणून मी वाईट वा चांगला नाही ज्याचा उद्धार व्हावा असं वाटतं त्याने विचार करावा हे माझ्या मनात आलंय म्हणजे या मनाचा साक्षी मी आहे मनाचं आपल्यावरती असं मुळीच बंधन नाही की तुम्ही माझं ऐका आपण मनाला धरून ठेवतो आणि नाईला जाणं त्याचं ऐकतो काम येष क्रोध येष रजोगुण समुद्भवा म्हणून ज्याला साधना करायची त्यानं बुद्धीनं मनाचं नियमन करायला शिका आणि बुद्धीलाच म्हणतात विवेक बुद्धी जेव्हा योग्य निर्णय देते तेव्हा विवेक म्हणतात किंवा त्या क्रियेला विवेक असं म्हणा आणि मी माणूस आहे मनुष्याच्या देहामध्ये आलेला जीव आहे तेव्हा या देहामध्ये ऊर्धव गती मला मिळालीच पाहिजे असा आग्रह धारण करून तो विवेक अखंड असावा संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वी एक महापुरुष आपल्या भारतामध्ये होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले पहिलं मराठी वाङ्मय त्यांच्या नावे आहे अंबेजोगाईला त्यांचं नाव मुकुंदराज महाराज विलक्षण काम होत त्या मुकुंद एक ग्रंथ आहे विवेक सिंधू सिंधू याचा अर्थ समुद्र सागर सागरात कुठेही आपण जा कुत्रा सगळीकडे पाणीच पाणी असतं तसं आपल्या जीवनामध्ये सिंधू इतका विवेक येऊ देत अखंड विवेक विवेकाशिवाय एकही पाऊल टाकू नका मला वाटलं असं काय होईल म्हणून समर्थांचा दासबोध या करता आवश्यक आहे समर्थ सांगून गेले सावध साक्षेपी दक्ष सावध साक्षेपी दक्ष तयास तत्काळची मोक्ष नाही तर कपाळ मोक्ष ठरलेलाच आहे जय जय रघुवीर याचं कारण असं या चिंतनाचं कारण सुख असतो या देहामध्ये आल्यानंतर ज्याला आपण फार मिरवतो देहाला मिरवतो गेहाला मिरवतो गाडीला मिरवतो प्रारब्धानं प्राप्त असलेल्या वस्तू मिरवण्याकरता नाहीत त्याचा उपभोग छान घ्यावा अगदी आनंदात असावं पण त्या गोष्टी कौतुकतुप आहे संचिताचे या न्यायानं त्यांना म्हण परत जा श्रीखंड खाताना आंबट तोंड करा असा नव्हे अगदी आनंदात श्रीखंड खा विषयांचे उपभोग समोर येतात तेव्हा आनंदात सर्व आनंदात असावे व्यवहारी सर्व भोग भोगावे पण हा ची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे हे मर्म ज्याच्या लक्षात आलं त्याच काम झालं आणि अस सांगायचं कारण असता समोर प्राप्त जो उपभोग आहे हे माझ प्रारब्ध आहे तो मला भोगूनच संपवावा लागेल नाही तर संपणार नाही तो दुखाचा असो वा सुखाचा असो पण नवीन क्रियमान कर्म स्वातंत्र्याने नवीन उपभोगाची इच्छा करू नका याच कारण हे किती लांबवणार तुम्ही कितीही लांबवलं तरी पुन्हा केव्हा तरी परत गीताच वाचायला लागणार आहे भागवत वाचायला लागणार आहे कथा कीर्तन ऐकायला लागणार आहे अध्यात्म चिंतन करायला लागणार आहे ध्यान करायला लागणार आहे जप करायला लागणार आहे आणि मगच उद्धार होणार आहे एवढा लॉंग टर्म टर्म कशाला घेता शॉर्टकट आत्ता लगेच येशुख्रिस्ताला प्रश्न विचारला एकानी व्हॅर इज गॉड एकानी सांगितलं येशुख्रिस्ताला गॉड इज नो व्हॅर गॉड इज नो व्हॅर तो म्हटलं थांबा थांबा डॅट्स इट ते तुम्हीच उत्तर दिलं म्हणलं नो ए नो आणि व्हेर कुठच नाही डब्ल्यू एच इ आर ई बरोबर आहे ना स्पेलिंग बघा मातृभाषा कच्ची आहे माझी जरा त्यानं तो डब्ल्यू इकडं सरकवला गॉड इज नाऊ हिअर लगेच एक दृष्टांत समोर ठेवतो म्हणजे पूर्व रंगाचं गांभीर्य लक्षात येईल एक राजा होता हारत चांगला होता असं सांगायचं सा कारण वन्स अपन अांगले राजे होते जय जय रघुवीर समर्थ त्या राजाच्या पदरी अनेक सज्जन मंडळी काही ज्योतिषी होते एस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करणारे खूप सुंदर सुंदर असं भविष्य सांगायचे अशी भविष्यकार मंडळी आहेत की पुढे काय होणार हे आधी सांगतात आणि ते खरं होतं दुर्दैवानं आपल्याला ती प्राप्त होत नाही असलं आपलं भविष्य जय जय चांगले था। होते पण एक दिवस त्यांच्याकडे एक जागतिक ख्यातीचे भविष्यकार आले डोक्यावरती लाल चुटुक पगडी कानाला भेगवाळ्या कपाळाला त्रिपुंड्र रेखलेलं आठी बोटामध्ये अंगठ्या सुंदर असा अंगामध्ये जी सलवार कुर्ता जो घातला होता तो इतका देखना होता मलमली अंगरखा त्याला मोत्याची बटणं तलम करून असं माग माग असं करून चिण्या केलेल्या त्याच्या येण्याबरोबरच सूर्य उगवा असा प्रकाश पडला सगळे ज्योतिषी धावले साष्टांग नमस्कार केला त्याला राजा म्हणला माझे ज्योतिषी इतके मोठे आहेत देशात प्रसिद्ध आहेत ते याला नमस्कार करतात म्हणजे हा विशेष असला पाहिजे म्हणून राजाने सुद्धा लवून नमस्कार केला या सगळ्यांनी सांगितलं राजा आमचा सत्कार करू नको पण याचा सत्कार करीत का महान आहे विशेष आहे राजाने विचारलं मी काही भविष्य विचारलं तर चालेल का नको विचारू म्हणले नाही म्हणे इच्छा आहे माझी मला वाटलं तर सांगेन म्हणले तू विचार राजानं विचार केला बाकीच नंतर विचारू भविष्यानंतर विचारू आधी भूत विचारू पूर्वी झालेलं म्हणजे त्याच्यावर मग ठोकताळा बरोबर सांगतोय ना एकांतात सांगू इथं सांगू का एकांतात सांगू नाही म्हणला सांगा एक चार वाक्य भविष्यकार बोलले राजा म्हणला पुरे झाली एवढी बेयाब्रू पुरे झाली आता राजाला आत्मविश्वास आला की हा खरं बोलतोय म्हणून राजानं विचारलं माझं भविष्य पण सांगा पुढे काय होईल सांगा विचारू नको म्हणले मला माझी मनोदेवता सांगते याला भविष्य सांगू नको नको आग्रह करू नाही म्हणला तुम्हाला तुमच्या त्या देवतेची शपथ सांगाच सांगा असा आग्रह करू नाही म्हणाले पण शपथ घातली म्हणून सांगतो आज वार कुठला आहे शनिवार पुढच्या शनिवारी या वेळेला तुझं सगळं उरकून ही मंडळी आलेली असतील या जातो काय का त्याच्या पुढचं सांगा म्हटला त्याच्या पुढचं खूपच छान भविष्य आहे त्यानंतर तुझा जन्म एका भुई किड्याचा होईल पैसा पैसा म्हणतात ना तांबडे तांबडे पावसाळ्यात होतात बघा खूप गर्दी गर्दी असते त्यांची त्या पैशाचा जन्म होईल सहा महिने तू त्या पैशाच्या देहात राहशील आणि त्यानंतर तुझा मृत्यू होईल आणि याच घराण्यामध्ये त्यानंतर सव्वीस जन्म तुझे होतील मेलास की पुन्हा मेलास की पुन्हा मेलास की पुन्हा असे सव्वीस जन्म याच ठिकाणी राजा होशील त्यानंतर तुला अधिकारी सद्गुरू भेटतील आणि त्यांच्या उपदेशाने त्यांच्या साधनेतल्या मार्गदर्शनाने तुझा उद्धार होईल हे तुझं भविष्य राजानं काय द्यायची ती दक्षिणा दिली शाल श्रीफळ काय जे आपल्याला शक्य होत ते दिलं तो विषय मिटला ज्योतिष निघून गेले आठवडा गेला त्यानंतर रविवार सोमवार मंगळवार पुढचा शनिवार आला शनिवारी सकाळी हा जागा झाला पहिल्यांदा श्मश्रु शौच मुख मार्जन गोष्टी केल्या स्नान उरकलं निहारी केली दरबाराचं काम केलं साडेबारा एक च्या दरम्यान भोजन केलं काही नाही हो शिंक सुद्धा नाही राजाला हॅ म्हणे शेंडी लावली आपल्याला त्यांनी खोट बोलले बोलण्यामध्ये सामर्थ्य होत कुठल्या तरी वाहिनीवर यांचं भविष्याचं कथन ठेवायला हरकत नाही बोलण्याच सामर्थ्य ज्ञानाच्या नावानं असा मनात विचार करत करत आडवा झाला साडेतीन चारला दुपारी उठला आपण जसा चहा घेतो त्यावेळेला त्यावेळेला मधुपर्क घ्यायची पद्धत तो मधुपर्क घेतला आणि मधुपर्क गिळताना श्वास घेताना आणि गिळताना आपण एक कुठली तरी गोष्ट बंद ठेवत असतो बघा जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला घास गिळणं पाणी गिळणं बंद ठेवतो आणि ती गिळतो त्यावेळेला गोष्ट जेव्हा ती गिळतो त्यावेळेला आपण श्वास बंद ठेवतो काय व्यवस्था आहे बघा एकच तिथं काहीतरी कन्फ्युजन झालं आणि ठसका लागल्याच निमित्त झालं इतक्या जोरात ठसका लागला पूर्ण आतडी ढवळून निघाली आणि त्याला पहिली उलटी झाली ती रक्ताची पंधरा वीस मिनिटांमध्ये वीस ते तीस उलट्या झाल्या आणि हा तेवढ्यानं इतका आशक्त झाला एका तासात अंथरुणाला खिळला राजवैद्य आले घरी काही कमी नव्हतं सगळे वैद्य बहुती जमा झाले पण याच्या लक्षात आलं बहुतेक आपलं संपलं संध्याकाळी पाच साडेपाच ला यानं राजपुत्राला बोलवून घेतलं आणि सांगितलं राजपुत्रा मी चाललो हे राज्य तुझ्या स्वाधीन करतो एक विनंती करतो तुला राजपुत्र झाल्यानंतर तीन दिवसांनी सगळं करून इजे भाई येशील त्यावेळेला एक राज्यामध्ये फतवा काढ असा भुईकडा दिसला पैसा दिसला की ठार मारा आणि आणून द्या एका भुईकिड्याला एक चांदीचा रुपया देण्यात येईल आणि ते भुईकिडे जाळून टाक राजानं विचार केला यात कुठं मी असेल आणि असा मी जेव्हा मारला जाईन त्यावेळेला लवकर सहा महिने कशाला वेटिंग तात्काळ मध्ये तिकीट मिळेल आपल्याला परत परत जन्माला येऊन पुढचे सव्वीस जन्म माहितीच आहेत आपल्याला ते सहा महिने वर्षभर जे काय असतील ते कशाला आपण ताटकाळात बसात या भुई किड्यासारख्या शी असा विचार राजानं मनातल्या मनात, मनात केला आणि राजा गतप्राण झाला त्या भविष्यकारांच्या सांगण्याप्रमाणे सूर्यास्ताला सगळं उरकून घरी मंडळी आलेली होती गडबडी मध्ये तो राजपुत्र तो फतवा काढायला विसरला सहा आठ महिने झाले असती आणि एक दिवस तो राजपुत्र स्नाला स्नानगृहात गेला संगमरमरी फरशा त्या फरशा जोडलेल्या मध्ये सिमेंट असतं चुना असायचा पूर्वी सिमेंट त्यामध्ये थोडा तुकडा पडलेला होता छिद्र होत आणि त्या छिद्रातून एक भुई किडा वरती असा डोकावत डोकावत वर येत होता आणि एकदम तो भूयकिडा पाहिल्याबरोबर या राजपुत्राला तो प्रसंग आठवला आणि त्याच्या मनात आलं की अरे आपण आपल्या पित्याला सहा महिने लटकवला बो तो फतवा काढला असतं तर बरं झालं असतं आतापर्यंत काय म्हणतात तस झालं असतं सगळं बरोबर झालं असत असं ते म्हणलं फवा काढायचा तेव्हा काढू पण आपण आपल्या हाताने शुभारंभ करू या योजनेला आणि म्हणून हातात चांदीचा तांब्या घेतला आणि आता त्याच्यावरती मारणार इतक्यात त्या भूई किड्याला मनुष्याची वाणी फुटली त्यानं सांगितलं राजपुत्रा थांब मारू नकोस मला मीच सांगितलं होतं गेल्या जन्मी तुला मीच तुझा जन मी पिता होतो मीच तुला आज्ञा दिली होती की असा असा फतवा काढ पण बरं झालं तू विसरलास आणि तो फतवा काढू नकोस याच कारण मी या देहामध्ये आत्ता आनंदात आहे काही कमी नाही डोक्याला काही ताप नाही विशेष म्हणजे त्यावेळेला जसा मी राजा होतो ना तसा आत्ता मी भुई राजाच आहे आणि अजून एक गमतीची गोष्ट सांगतो या देहातली माझी जी पत्नी आहे ना ती तुझ्या आई पेक्षा सुंदर आहे जय जय रघुवीर म्हणून मनुष्याचा देह धारण केल्यानंतर भाग्य के विषयांच सुख हा विषय नसून फार अप्रतिमसा असा आचार्यांचा एक श्लोक येऊन गेला न विषय भोगो योग्यं खलु यत्र भाग्यम योग्य खुपमांद्र रुद्रमृत्यम भाग्यु वैराग्यम ब्रह्मदेव इंद्र इत्यादी सगळ्या देवदेवता ज्याचा हेवा करतात असं जर कुठलं एक महत्वाचं भाग्य जर काय असेल तर विषयांबद्दल वैराग्य अगि व्यवस्थित ऐ का पेल चरण का मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा दुसरी महत्वाची महत्व की गोष से असावे वैराग्य ऐसे दे भाग्य पांडुरंगा देवा नुस्ता विवेक दे नकोस नुसती तांदूळ निवडण्याची क्षमता देऊ नको खडे टाकून द्यावेत आणि तांदळाचा भात करून खावा अशी बुद्धी दे यातले खडे टाकून द्यावेत नावाचा जो मुद्दा आहे त्याला वैराग्य म्हणा खड्याविषयी वैराग्य असेल तर टाकून देऊ ना भाताविषयी प्रेम म्हणजे भक्ती ह्या नंतर बघूया पण अत्यंत महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी येऊन गेला आणि तो म्हणजे इह पर लोकीं से ऐसे देई भाग्य पांडुरंगा इहलोक आता का जो आप्यूलोक अपन आहोत पृथ्वी पर आहोत हा देह टाकल स्वर्ग इत्यादि अपन ऐकुन आहोत कुणालाच माहिती नाही स्वर्गाबद्दल पुराणं सांगतात म्हणून आम्ही सांगतो आम्ही काय स्वर्गात गेलोय का, का? मेल्यावर छापतो आपण स्वर्गवासी वैकुंठवासी कैलासवासी काय का मोबाईल आला का तिकडून फोन आला का वैकुंठात आले अव नरकवासी असतील कदाचित जय जय पण स्वर्गामध्ये पुष्कळ चांगले चांगले उपभोग आहेत आत्तापेक्षा त्या ठिकाणी व्यवस्था चांगली आहे परदेशात गेल्यासारखे असं म्हणा रस्ते चांगले सकसकी गुड़गुड़ गाड़िया चांगलिया मनस को स्वर्ग लोग ज्ञानोबा संगत इत्यादि लोग स्वर्ग मध्य जाता मनस पुण्यवाड़ प्रयत्न ज्ञानोबा करता ज्ञानेश्वरी मध्य टीका अपसरान च न ईकता आणि यज्ञाच्या शिड्यालावतात लावतात आणि नामदेव महाराज या अभंगामध्ये भगवंताला प्रार्थना करतायत ऐहिक जीवनाबद्दल सुद्धा आणि पारलौकिक स्वर्ग इत्यादी सुखांबद्दल सुद्धा माझ्या चित्तामध्ये वैराग्य येऊ देत असं मला भाग्य दे इह परलोकींचे असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा इहलोकाबद्दल आधी बोलून मग पारलौकिक का बदल वैराग्य का पाइजे का बदल वैराग्य मग कारण थोड़ का, का गोष्टीत सुखा लोभ धरतो सुख मिले इच्छा करतो तीज गोष अपने दुख देते हे वक्य विसरूच ना जगामध्ये अशा गोष्टी मध्ये दुःख देण्याचं सामर्थ्य नाही जिथून आपण सुखाची अपेक्षा केली नाही माझ्या गळ्यामध्ये चांगला हार घातल्यानंतर जर मला बर वाटत असेल तर तो नाही घातला की मला दुःख होणार आहे करता कुणी ओवी गायली वा बुवा काय छान कीर्तन असं म्हटल्यावर मला जर बरं वाटत असेल तर असं नाही म्हटलं किंवा ओवीच्या ऐवजी कोणी शिवी दिली की मला वाईट वाटणार आहे सुखाच्या अपेक्षेमध्येच दुःखाचं बीज आहे अजून एक महत्वाचा मुद्दा ज्या ज्या गोष्टींकरता मी धडपड करतो आणि स्पर्धा करतो आयुष्यभर स्पर्धा स्पर्धा करणाऱ्यांकरता एक उदाहरण दिलंय रथामागं धावणार कुत्र आता रथ सोडा एखाद्या गाडीच्या मागं कुत्र धावत बघा मांजरा कुत्र्याला गती सहन होत नाही गती दिसली की पळायचं साज मांजराचं पिल्लू त्याच्या अशी रिबीन अशी अशी अशी करा की ते लगेच झडप घालतं काय त्या रिबीने ठेवलंय मसणत काय ठेवलंय काय त्या रिबीने पण गती सहन होत नाही आमचे गुरुजी सांगतात कुत्र्या मांजऱ्याला गतीन माणसाला प्रगती सहन होत नाही जय जय रघुवीर तुमच काही वाईट असला ना की शेजारीची मदत करतील बिचारो हो। किती हो पण आज बर वाटत असत माझ्याकडनं मदत घेतोय हो। म्हणून साधुत्वाची परीक्षा दुखिताला मदत करण्यात नाहीये दुसऱ्याचा आनंद बघून ज्याला बरं वाटतं ना तो खरा साधू आहे तो खरा चांगला आहे प्रतिष्ठा आहे विद्या आहे संपत्ती आहे आणि शारीरिक क्षमता आहे चारच गोष्टी या चार गोष्टींना आपण वृद्धिंगत करत करत करत करत जातो व्यवहारात उत्तुंग महत्वाकांक्षा ठेवायला हरकतही नाही आपला वैदिक सनातन धर्म दरिद्रीच करत नाही उलट आपल्या एवढा धर्मच आपल्याला जगात कुठे मिळणार नाही अश्वपूर्वाद प्रबोधिनी श्रीसुक्तामध्ये स्वच्छ वर्णन आलं घरामध्ये संपत्ती मिरवित मिरवित आणा हत्तीवरती घोड्यावरती असे श्रीमंत व्हा असे प्रतिष्ठित व्हा हे सगळं असू द्या पण कुठंतरी आतमध्ये एक खुणगाठ बांधून ठेवावी अंतपुन सा पत्नी होगा अंत उन्नती सा पत्नी होगापर्वसंग्रहाचा वत्सा नाशहाच अंत वियोगार्थ मील होते नियम हा जगाचा वियोगार्थ मिलन होते नियम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषनात उडाचा होते सागरात भेट कौन कोणी होते सागरात भेट एक लाट तोड़ी दोगा नहीं गाढ़ आहे बाड़ा मेळ माणसा क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष कुणाचा कृपा करू नकारात्मक चिंतन करू नका हे चिंतन जानी ज्याल नहीं अत्यंत पश्चाताप हो गुजराती एक मन है मंडापा की परितीम छे जरा ही पण जान विनोबा करता नो पूर्वताप सहन कर पश्चात रोज या सुखा मधे अपने चिंतना व्यथा निर्माण वावी हा हेतु नहीं शास्त्रा वैराग्य वैराग्य या शब्दाचा अर्थ काय करायचा नाग धरून हिमालयात बसा नाग धरून हिमालयात बसायला आपण गेलात तरी आपण तिथं मन घेऊन जातो मनाची स्टेट कुठे टाकणार मनातच वैराग्य आलं तर कुठेही बसलं तरी हिमालय आहे की नाही म्हणून वैराग्याची नीट व्याख्या लक्षात घ्या वैताग म्हणजे वैराग्य नव्हे हवंय पण मिळत नाही तेव्हा होतो त्याला वैताग म्हणतात आणि आहे पण मला नकोय या तृप्तीला वैराग्य म्हणतात एखादा गजरा फुलांचा सुगंधी जाई जुईचा मोगऱ्याचा डोक्यामध्ये वापरतो ना असा हातात मिळाला की तो गजरा सुकणार आहे सुकण्यापूर्वी त्याचा उत्तमात उत्तम उपयोग करून घेऊया या निश्चयाला वैराग्य म्हणतात वैराग्याची व्याख्या ज्यांच्या चित्तामध्ये बरोबर घुसली नाही ना, ना त्यांचं जीवन बिघडलं बहुतांशी साधक वैराग्य संकल्पना स्वच्छ ना अष्टावक्र महामुनी मत है, है? हिंदी संगतला न भोगना है न भागना है पड़न जाऊन का होत। न भोगना है न भागना है खाली जागना है वमन पंडित है यहाँ स्त्री ही परमार्थ मार्गतोंड है साधका नुढ़ता गतिशय बस निबीड अर अतिशय निबीड बसला जाऊ अतिशये बसला वनी तापसी मन पड़े चपले वनितापाशी जी गोष्ट आपण टाकायचा प्रयत्न करा करायला शेवटते हो ती गोष्ट नकारात्मक चिंतकानं आपल्या बुद्धी मध्ये फार दृढ होईल याला लॉ ऑफ रिवर्स इफेक्ट असं म्हणतात शुद्ध मराठी मध्ये जी गोष्ट टाकायचा आपण प्रयत्न करतात तीच गोष्ट मनामध्ये राहते साधू होते मोजके काही शिष्य प्रवासाला निघालेले नेहमी वैराग्याचं निरूपण करायचे तृप्त होते हटके चार वाक्य बोलतो ज्ञानाची परिव्याख्या कशावर कराल वक्तृत्वावर करू नका पल्लेदार वाक्यरचना रचना करणारी पुष्कळ माणसं मिळतील समर्थ म्हणाले अद्वैत निरूप आणि वक्ता परी विषयी लोलंगता ऐसिया गुरुचे न सार्थकता होणार नाही ज्ञानाची व्याख्या एकाच ठिकाणी करा ती व्यक्ती तृप्त किती आहे हे ओळखा प्रशमित करोमित इंद्रियाणाम इतिज्ञान इंद्रियांना तृप्त करत त्याला ज्ञान असं म्हणतात हरिपंडिताशी बोलताना नाथ महाराज एकदा म्हणाले हरी लक्षात ठेव एक गोष्ट कोणत्याही घरामध्ये प्रकाश असतो ना त्या घराच्या खिडक्या आणि दारकाश बाहेर डोकावतो आत प्रकाश आहे ओळखायचं कस जरा जरी प्रकाश बाहेर आलेला दिसला तरी सुद्धा निश्चित समजावं या ठिकाणी प्रकाश आहे त्याप्रमाणे आपल्या छोट्या छोट्या वागणुक वागणुकीमध्ये तृप्तीचा अनुभव आला की आपला आपण अपन समजावं आपण तृप्त आहोत भूक लागण हा गुन्हा नाहीये वखवक सुटणं हा गुन्हा साधू चालले होते शांत तृप्त चित्तासे असे चालले होते मोजके शिष्य बरोबर होते वाटेमध्ये नदी आली नदीच्या पलीकडे जायचंय संध्याकाळची वेळ नदीच्या अलीकडे एक टोपलं घेऊन तरुण बाई बसली होती लग्न झालेलं एखादुसर पोर तिला असावं अशी दिसत होती साधारण तिने विनंती केली साधू महाराज माझं लहान बाळ पलीकडं झोपडी मध्ये गावात आहे मी भाजी विकायला आले होते मला पलीकडं पोहचवता साधू म्हणाले देवाच्या दयेनं माझ्या अंगात तेवढी ताकद आहे बस माझ्या खांद्यावर टोपल्या सगळ ती खांद्यावरती बसली डाव्या खांद्यावर असं तिला घेतलं हळूहळू हळूहळू नदी पार करून गेले एवढ्या एवढ्या एवढ्या पाण्यात गेले पलीकडं त्या बाईला सोडलं ती निघून गेली पुढच्या मठामध्ये जिथे मुक्काम होता तिथे जाऊन पोहोचले संध्याकाळचे स्नान संध्या, संध्या आटोपले नेमी प्रवचन सत्पुरुषांचं वैशिष्ट्य रोज निरूपणाशिवाय राहत नाहीत ते जो दिवस चिंतनाशिवाय गेला तो दिवस मेल्यासारखा आहे लक्षात ठेव कालचा दिवस आजचा दिवस काय विशेष नाही म्हणले काल भेंडीची भाजी आज दोडकेची भाजी दोनीचा परिणाम एकच जय जय रघुवीर कठोर बोलतो जरा काय फरक आहे म्हणून नियमन लावून घ्या मी उद्या किंवा आजही थोडस बोलून ठेवतो हो उद्याही बोलेन समारोपाच्या कीर्तनात तीन तास स्वतः करता द्या आणि एकवीस तास प्रपंचा करता द्या एक तास व्यायाम ज्या वयोगटात असाल त्या वयोगटाला शोभणारा नाही तर आता जर जोरात बैठका मारायला उद्या कोणीच नाही निरूपणाला कुठं केले व्यायाम केला बसले म्हणले हॉस्पिटल मध्ये पायवर डॉक्टरांकडून समजून घ्या मी कुठला व्यायाम केला तर चालेल पण तरुणांकरता आग्रह मी नेहमी कीर्तनात करत असतो पहिल्यांदा आपलं शरीर उत्तम बनवा फार महत्वाची गोष्ट शरीर ही आहे नंतर परमार्थ आहे समर्थ सांगतात मला तर समर्थांसारखं कोणीच मॉर्डर्न वाटत नाही सगळेच अधिकारी आहेत पण समर्थ इतक्या डिटेल इतक्या बोलतात या यंत्र आणिक व्यायाम इतक तपशिलंथ वाचन और एक तास साधना मती ध्यानाची असेल मी ध्याना अपने गुरु न दिखे एक ते करता द्या आपल्या जवळपास आहेत कळली की तेवढे एक दोन तास अजून काढा केव्हा तरी ते काही रोज नाही शक्य म्हणजे चांगले सॉफ्टवेअर डाऊनलोड होतात या कम्प्युटर मध्ये आणि अँटीव्हायरस पूर्वी टाकून घेतलेत ना नको रे मना द्रव्य ते पुढील हा अँटीवायरस आहे तो अपडेट होतो जय जय रघोवी निरूपणाला बसले शांत बसून शिष्य ऐकतायत विषय सुरू झाला की वैराग्यासारखं भाग्य नाही एक शिष्य त्यातलायत मग कशी बैल डोक्यावर घेतलं निरूपणा अगदी लगेच त्याला म्हणही आठवली लोका सांगे ब्रम्हज्ञ अस कस म्हणणार गुरुचा अनुग्रह घेतलाय कशाला आलो या महाराजांकडे फसलो त्यापेक्षा ते महाराज बरे होते लक्षात आलं श्रोत्यांच्या चेहऱ्यावरनं वक्त्याला ओळखता आलं पाहिजे तोच करा वक्ता त्याचे प्रवचन आणि कीर्तन खूप वर्ष चालतात जय जय श्रोत्यांचा चेहरा बघितला की भैरवी म्हणता आली पाहिजे सद्गुरुनाथ श्रोते असे चाणक्य असतात बघा कुठला राग कळला नाही ना तरी भैरवी कळत भैरवीचे स्वर सुरु झाले की इतका आनंद होतो बघा का त्याक्ष नंतर संपत त्यामुळे भैरवीचे स्वर अगदी चित्तावर कोरलेले असतात संपलो वाटत आत्ता <laughs> नका का <वाज़ू? laughs> इतका लगेच आनंदी करू नका लोकांना जय जय आपण आनंद घेणार म्हणून काही शंका है? कठोर गुरुची विचारलं काही शंका आहे चुळबुळ का चालली चुळबुळ करायची नाही नाही तर चुळबुळ याचा अर्थ पुढे विषय चालला नाहीये तिथंच अडलाय कुठं तरी आडलाय काही शंका नाही म्हणला ते नाही काही नाही म्हणला काही नाही बोल अजिबात घाबरू नको शिष्यन गुरु हे नातं बाजूला ठेव मित्रासारखं विचार मला काय गुरु आहे हो असे काही काही गुरु मिळतात मित्रासारखं वागतात कईकई गुरुतमी गुरु तुम्ही असे पाहिलेत की शिष्याचा अहंकारी स्वभाव आहे म्हणून त्याला नमस्कार करतात आणि हळूहळू त्याचा अहंकार काढल्यानंतर त्याला उपदेश करतात असे अधिकारी संत प्रश्न विचारला तो म्हटला विचारू विचार विचार नाही तुम्ही वैराग्याचं निरूपण करता अनेकदा सांगता की बाहुलीला स्पर्श करू नये लाकडाच्या असा धर्म राजाचा श्लोक आहे महाभारत कारण तोही चित्तात विकार निर्माण करणारा असतो आणि तुम्ही चक्क ती बाई मागाशी डोक्यावर घेतली बरोबर आहे काय ते म्हणाले खर सांगू का ती बाई फक्त नदी ओलांडे माझ्या डोक्यावर होती अजून तुझ्या डोक्यावर आहे अरे घर घरी तीच लेकर अपल कर्तव्य होते भगवंता है मुद्दा निरोपित कर वैराग्या संकल्पना जर स्वच्छ नहीं वैराग्य अर्थ मनाला मारने लोक घर आणि मनाला मारायचं नाहीये म्हणून एक छान वाक्य ऐकून ठेवा खूप अप्रतिम वाक्य मी सत्पुरुषांकडून ऐकलेलं आहे यातलं एकही वाक्य माझ नाही भंडार धन्याचा हमाल मी तो हमाल भारवाही हा माल माझा नाही हे ज्याच्या बुद्धीत पक्का असत तो हा माल असतो हमाल मी तो हमाल भारवाही चांगल्या वासनांचा भोगून नाश करावा आणि वाईट वासनांचा त्यागून नाश करावा शास्त्र अस आहे चांगल्या वासना आहेत गंगेला जावं काशी यात्रेला जावं चांगली वासन आहे या चांगल्या वासनांचा भोगून नाश करावा चांगल्याचाही नाश झाला पाहिजे आणि वाईट वासनांचा त्यागून नाश करावा त्याचे परत डिटेल अजून बरेच आहे तिकडे नको जायला दोन्ही संपलं पाहिजे तरच निर्गुणामध्ये एकरूप होता येईल भगवंताशी एकरूपता कधी साधता येईल तेव्हाच दोन्ही संपलं पाहिजे हा कारण चोरानं चो, चोर आले रात्रीची वेळ बारा एक वाजता चोर घुसले घरामध्ये काचा फोडल्या अमकत अमकत ड्रिलचा आवाज आला ते सगळं कटिंग करतायत इतक्यात त्या घरातल्या बाईनं पटकन फोन केला पोलिसांना अ म्हणलं लवकर या पोलिस धावत आले चोर पडाले एका चोराला पकडला पाठलाग करून थरार थरारक पाठला एन्काउंटर असं काय काय असतं ते सगळं केलं पोलीस आतमध्ये आले आता पंचनामा कुठल्या काचा फोडल्या काय झालं काय गेलं काय नाही गेलं म्हणले तुम्ही वेळेवर कसे काय कोण असतो पण आलात बरोबर म्हणले खूपच छान झालं वगैरे वगैरे आता पोलीस बसले की हो झोपायचंय घरातल्या लोकांना चोर गेले पण पोलीस बसले पोलीस बस पण जायला पाहिजेत कि नाही त्यांना चाहा दिला ते हालतच ना त्यांना म्हणले चोर चोरी करून गेले तरी असते जय जय रघु म्हणून पण पुण्यही जावं लागेल म्हणून लक्षात ठेऊ वाईट वासनांचा त्यागून नाश करावा आणि चांगल्या वासनांचा भोगून नाश करावा आणि याला वैराग्य म्हणता मला काही नको इह पर लोकीन से लोकी वैराग्य विश्वाब बोलो अपन की हो जगत वगैरह वगैरह बोलो मेखान बदलो श्रीमद भगवदगीता संग क्षण अपली पुण्या क्षीण पुण्य मर्त्यलोकम विशंती कितनी दिवस स्वर्ग मिलते कि मिलते अमृत परमिट असेपर्यंत तिथे परमिटच आहे ज्या क्षणाला परमिट संपलं म्हणजे पुण्याही संपली त्या क्षणाला पुन्हा इथे जन्म घ्यावा लागतो पुण्याग स्वर्ग। स्वर्गामध्ये मिळतात भोग भोगानं होत पतन आणि पतनाने मिळतो पुन्हा नरक जरा वेळ वाढला दृष्टांत ठेवतो समोर म्हणजे पूर्वरंग अजून पक्का होईल एका घरी उतरलो होतो मी ज्या घरी उतरलो होतो त्या घरी त्यांच्या नातवाच हॅपी बर्थडे होता हल्ली फारच वाढदिवस असत प्रत्येकाच्याकडं वाढदिवस फार खरं वाढदिवस साजरा करावा का घट दिवस साजरा करावा ज्याचा त्यांनी विचार करूया एक पाच सात दहा वर्षापर्यंत ठीक आहे हॅपी बर्थडे आज मुलाचा वाढदिवस उद्या मुलीचा वाढदिवस परवा नवऱ्याचा वाढदिवस सौरवा बायकोचा वाढदिवस नंतर लग्नाचा वाढदिव त्या मेणबत्त्या फुंकायच्या के गाणायचे मेणबत्त्या फुंकायच्या आणि हॅपी बर्थडे टू यू माकडासारख बोल राग येतो म्हणून कीर्तन झालं की कधी बोलत नाही मी बोललोय कधी थोडा गंभीर मुद्दा आहे ख्रिश्चन तत्वज्ञान चुकीच आहे असं मी म्हणणार नाही कारण ती आपलीच लेकर आहे वेदांपासूनच एक ब्रँच निघाली इस्लाम धर्म ख्रिश्चन बरोबर वेदातलाच एक विचार घेतलाय त्यांनी काय अर्थ आहे हो? केक कापणे आणि मेणबत्त्या फुंकणे तेवढ्याच मेणबत्त्या लावायच्या समजा मी आज पन्नास वर्षाचं झालो तेवढ्या मेणबत्त्या त्यात ते खोचायच्या लावायच्या केक वर फुंकायच्या याचा अर्थ काय एवढी वर्ष वाया गेली आणि मग केक का बरोबर मधनं असा तू केव्हाही येईल तुला का पाहिला काय चुकीचं आहे सांगा बरं म्हणून ज्यांना असं वाटतं आपलं आयुष्य वाया गेलं त्यांनी हेच करत चला